ी पत्मने प्रथमस्कंध नव्वाध्याय आदिंचे भीष्माच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णाची स्तुतीकरीत भीष्माचा प्राणत्याग सूत उवाच इतः प्रजाद्रोहाधर्मविसयातो विनशन प्रागाद येत व्रत पतत सूत म्हणाले अशा रीतीने यज्ञामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर्वयभूज झाला होता नंतर सर्व धर्मांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो जेथे भीष्म पिता मही वर पडले होते त्या कुरुक्षेत्रावर गेला शवनकादि ऋषींनो त्यावेळी ज्या रथाला चांगले घोडे जुंकले होते अशा सुवर्णजडीत रथात बसून ते सर्व पांडव बंधू युधिष्ठिरा मागे गेले व्यास धौम्य आदी मुनीही त्यांच्या गेले शौनका भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले तेव्हा त्या सर्व बंधूंच्या सह युधिष्ठिर यक्ष समुदायात कुबेर शोभून दिसावं असा शोभून दिसत होता आपले अनुयायी आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तिथे गेल्यानंतर पांडवांना दिसले की स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवाप्रमाणे भीष्म पृथ्वीवर पडले होते सर्वांनी त्यांना प्रणाम केला शौनका भरतवंशाचे भूषण असलेल्या भीष्मपितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व ब्रह्मार्ची देवर्शी आणि राजर्ची तेथे आले होते पर्वत नारद धौम्य भगवान व्यास बृहदशव भारद्वाज तसेच आपल्या शिष्यांसह परशुराम व शिष्ठ इंद्रप्रमद त्रित गृत्समद आसीत कक्षिवान गौतम अत्रे विश्वामित्र सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्ध हृदय असणारे कश्यप अनगिरा पुत्र ब्रिया होते देशकाल निर्णय जाणणाऱ्या धर्मज्ञ पीष्म पिताभांनी ऋषींना एकत्र आलेले पाहून त्यांच्या मनाने व दृष्टीने यथायुगी सन्मान केला ते भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव जाणत होते स्वलीने मनुष्य रूप धारण करून तेथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान झालेल्या भगवान श्रीकृष्णांची त्यांनी पूजा केली पांडव मोठ्या नम्रतेने आणि प्रेमाने भीष्म पितामहांजवळ बसले त्यांना पाहून भीष्मपितामहांचे डोळे प्रेमाश्रीने भरून गेले ते म्हणाले हे धर्मपुत्रांनो तुम्ही सर्वजण ब्राह्मण धर्म आणि भगवंतांचे आश्रित असो तुम्हाला एवढे कष्ट झाले आणि तुमच्यावर एवढा अन्याय झाला अरे रे हे तुमच्या वाट्यास या नको होती अतिरेकी पांडूंच्या तुम्ही सर्वजण लहान होता त्यावेळी मुले लहान असलेल्या कुंती राणीला तुमच्यासाठी बरेच कष्ट सहन करावे लागले जसे ढग वाऱ्याच्या अधीन असतात त्याचप्रमाणे लोकपाला सहित हे सर्व जग काळरूप ईश्वराच्या अधीन आहे मला तर असे माला की तुम्हारे सर्वे जीवन घटना घड़ा जेथे धर्मराज राजीन गदाधारी भीमसेन अस्त्रवेत्ता अर्जुन गांधी धनुष्य स्वतः श्रीकृष्ण सन्मित्र तिथे व्यपत्तिव्यालूप ईश्वरा ज्ञापुरुष मोट सुधा जाने मोहित होता हे hey, युधिष्ठिरा म्हणून संसारातील या घटना ईश्वरेच त्याला अनुसरून तुम्ही या अनाथ प्रदेचे पालन करा कारण आता तुम्हीच त्यांचे स्वामी आणि पालन करण्यास समर्थ आहात हे भगवान श्रीकृष्ण साक्षात आदिपुरुष नारायण आहेत आपल्या मायेने लोकांना मोहित करीत तिजवंशामध्ये गुप्त रूपाने हे लिला करीत आहेत यांचा अत्यंत गुढ प्रभाव भगवान शंकर देवरची नारद आणि स्वतः भगवान कपिल हेच जाणतात ज्याला तुम्ही आपला मामे भाऊ प्रियमित्रेष्ठ असा हितकर्ता मानता तसेच प्रेमाने ज्याला तुम्ही आपला मंत्री दूत इतकेच काय सारथी बनवितानाही संकोच केला नाही ते श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आहेत हा सर्वात्मा समदर्शी अद्वितीय अहंकाररहित आणि निष्पाप असून उच्च नीच कारणांमुळे कधी कोणात भेदभाव करीत नाही हे दिना अशा प्रकारे समदृष्टी असूनही ते आपल्या अनन्यप्रेमी भक्तांवर किती कृपा करतात आणि केवळ याच कारणास्तव माझ्या प्राणत्यागाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने मला साक्षात दर्शन दिले योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणीने यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात त्यामुळे आणि कर्मबंधनातून मुक्त होतात प्रसन्न हास्य आणि रक्तकमलाप्रमाणे अरुणनेत्र असणारे ज्यांचे मुखकमल आहे ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते ते चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग पर्यंत येथेच राहोत सूत म्हणाले शरशय्येवर पडलेल्या भीष्मपितामहांचे हे बोलणे ऐकून अनेक ऋषींच्या समोरच युधिष्ठराने त्यांना नाना प्रकारच्या धर्मासंबंधी प्रश्न विचारले तेव्हा तत्व त्या भीष्मपितामहांनी वर्ण आणि आश्रमानुसार असणारे पुरुषांचे स्वभावविहित धर्म वैराग्य व आसक्तीमुळे होणारी निवृत्ती आणि प्रवृत्तीरूप्विध धर्म दानधर्म राजधर्म मोक्षधर्म स्त्रीधर्म भगवत धर्म यांचे वेगवेगळे संक्षेपाने आणि विस्तारपूर्वक वर्णन केले शो नका धर्म अर्थ काम मोक्ष हो, हे चार पुरुषार्थ त्यांच्या प्राप्तीचे साधने याविषयी अनेक उपाख्याने आणि इतिहास सांगत विभागश वर्णन केले अशा प्रकारे भीष्म पितामह धर्म प्रवचन करीत होते तशाच उत्तरायण सुरू झाले इच्छामरणी योगी पुरुष याची चिच्छा करतात त्यावेळी अतिरथी भीष्मांनी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेल्या आदिपुरुष पीतांबरधारी चतुर्भज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले त्यांच्या शस्त्रप्रहारांच्या वेदना भगवंतांच्या दर्शनानेच तत्काळ नाहीसा झाला तसेच भगवन्मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले आता शरीरत्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तीचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीस सुरुवात केली भीष्म श्रीभीम उवाच इतिपल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमनी स्वसुखमुपगते क्वचिद्विहर्तु प्रकृतीमुपेयुषियद्भव प्रवाह त्रिभुवनकमनंतर गौरवरांबर दधाने वपुरलकुलृताननाब्ज विजय सखेरतीरस्त मेन वद्या युधिरगरजो विधूम्रविष्व कचलुलितश्रमवार्यलता मम निशरेभेदिविलसत्कवेस्त कृष्ण आत्मा सपदी सखिवचो निशम्य मध्ये निजपरबलथ निवेश स्थितवती परसैनिकुरक्षणा ऋतवती पाथसखे रिममास्त व्यवहित पृतना मुखा निरीक्ष स्वनवधा कुमति महरदात्म बोध्या कुमतदात्मविद्यया्चरत परमस्य तस मेस्तु स्वगमपहाय मतीजा ऋतमधीकर्तृमवु रथस्थ धृतरथ चोभ्ययायाचलगुर्वहु गोत्तरीय शितविशिख हशीर्णदंश क्षतजपरप्लुत आततायििनो मे प्रसभम समद्वध सभवत मे भगवान गतिकुंद विजयरथ कुटुंब आे धृतहयरश्म्रिये क्षणीये भगवते मुमूर्षोर् यम निरीक्षता गता सू ललितगतिशुहास प्रणयनरीक्षण कलोमनवन्मदाध प्रकृतिमगन किल योप्व मुनिगण नृपवर्य राजसूय सूय अर्हणमुपेद ईक्षणयो मम दृशि गोचर एष आविरात्मा तहमजीजा हृदय हृधिमात्मकल्प प्रतिदृशिव नैकधारकमेक समधिगस्म विधूतभेदमोहूत उवाच कृष्ण भगवती मनोवादृष्टिवृत्ती आत्मन्यावेश भीष्म म्हणाले माझी अत्यंत शुद्ध आणि कामनाविरहित झालेली बुद्धी मी मृत्युसमयी यदवशिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे त्या प्रकृतीचा ते सदा सर्व आपल्या आनंदमय स्वरूपात स्थित राहून कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर तसेच तमाल वृक्षाप्रमाणे सावळ्या वर्णाचे आहे ज्यावर सूर्यकिरणांसमार श्रेष्ठ पितांबर झळकत आहे ज्यांच्या कमलमुखावर कुरळे केस भरभुर उडत आहेत त्या अर्जुन सखा श्रीकृष्णावर माझे निष्काम प्रेम असो युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहऱ्यावर भुरभूर उडणारे कुरळे केस घोड्यांच्या टापांच्या धुळीने माखले होते आणि धर्मबिंदू त्यावर शोभत होते मी माझ्या तीक्ष्ण बानांनी ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममाण हो आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडव सेना आणि कौरव सेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबून ज्याने आपल्या केवळ दृष्टीने शत्रुपक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले त्या पार्थ सकाळी अर्जुनाने हो। जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यातील प्रमुख अशा आम्हाला पाहिले तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला त्यावेळी ज्याने गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला त्या परमपुरुष श्रीकृष्णांच्या चरणावर माझी प्रीती जळव श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्याव्यास लावीन अशी मी प्रतिज्ञा केली होती ती सत्य आणि श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्यांनी आपली शस्त्र शस्त्रग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो त्याप्रमाणे रथात माझ्याकडे झेप घेतली त्यावेळी ते, त्या ते इतक्या वेगाने पळत आले की त्यांच्या खांद्यावरील उपरणे खाली पडले आणि त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली आतपाई अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर रक्त रक्तबंबाळ होऊन लागले होते अशा स्थितीत ते, ते मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्याकडे येत होते असे भगवान श्रीकृष्णच माझे मात्र आश्रय असोत अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्यांचा लगाम उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्नासलेल्या माझी परमप्रिती निर्माण हो युद्धात मरणारे वीर याच रूपाचे दर्शन करीत राहिल्या कारणाने सारुप्य मोक्षाला प्राप्त झाले ज्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा मधुरहा्य प्रेमपूर्ण दृष्टी यांमुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी रासली जेव्हा ते श्रीकृष्ण अंतधान पावले तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या त्या भगवान श्रीकृष्णांवर माझे परमप्रेम राहू युधिष्ठिराच्या राजस्वी यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली होती ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभु माझ्यासमोर उभे आहेत जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपाने भासतात वास्तविक ते एकच आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेद भ्रमाने होऊन प्राप्त झालो आहे सूत म्हणाले अशा प्रकारे भीष्मांनी आपले मन वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तीने आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन करून घेतले त्यांचे प्राण तेथेच विलीन झाले व ते शांत झाले त्यांना अनंत ब्रह्मात लीन झाल्याचे पराहून दिवस मावळल्यावर पक्ष्यांचा कलकलाट थांबतो त्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले त्यावेळी देवता आणि मनुष्य नगारे वाजवू लागले साधू स्वभावाचे राजे त्यांची प्रशंसा करू लागले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली हे शौनका युधिष्ठिरांनी त्यांची अंत्यक्रिया करोकमग्न त्या झाले त्यावेळी मुनिवर्गीयांनी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची रहस्यमय नावाने स्तुती केली आणि कृष्णमय हृदय झालेले ते आपापल्या आश्रमात परत गेले तत्पश्चात <coughs> भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर युधिष्ठिर हस्तुनापुरात परत आले आणि तेथे त्यांनी आपले चुलते धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे सांत्वन केले धृतराष्ट्रांची आज्ञा आणि भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन समर्थ राजा युधिष्ठिराने आपल्या वंश साम्राज्याचे धर्माने पालन करण्यास सुरुवात केली पित्राच्या नव्हतो राजा वासुदेवानुमोदित चकार चकारराज्यम धर्मेण पितृपैता हमं विभुम्भागवते महापुराणे पारमहस्यां संहिताया प्रथमस्कंदे युधिषिराज्यलंबो नाम नवमो नवमोध्याय श्रीकृष्णमस्तु